ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सत्ताविसावा प्रकृती पुरुषाच्या विवेकाने मोक्षप्राप्तीचे वर्णन श्री भगवान म्हणाले ज्याप्रमाणे पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेल्या सूर्याचा पाण्याची शीतलता चंचलता इत्यादी गुणांशी संबंध येत नाही त्याप्रमाणेच प्रकृतीचे कार्य असणाऱ्या शरीरात राहून सुद्धा आत्महत्याच्या सुखदुःखादी धर्माने लिप्त होत नाही कारण तो निर्विकार अकर्ता आणि निर्गुण आहे परंतु जेव्हा तो प्रकृतीच्या गुणाशी आपला संबंध जोडतो तेव्हा अहंकाराने मोहित होऊन मी करता असे मानू लागतो त्यामुळे तो देहाच्या संबंधाने केलेल्या पुण्यपापरूप कर्माच्या दोषामुळे आपले स्वातंत्र्य आणि शांती गमावून बसतो आणि उत्तम मध्यम आणि नीच योनीमध्ये जन्म घेऊन संसारचक्रात फिरत राहतो ज्याप्रमाणे स्वप्नातील भयशोकाचे काही कारण नसताना सुद्धा स्वप्नातील पदार्थाशी संबंध जोडल्यामुळे सुखदुःख भोगावी लागते त्याप्रमाणेच संसाराचे अस्तित्व नसून सुद्धा अज्ञानाने विषयांचे चिंतन करीत राहिल्याने जीवाची संसार चक्रातून कधी सुटका होत नाही म्हणूनच मनुष्याने विषयी चिंतनाच्या मार्गात गुंतलेल्या चित्ताला तीव्र भक्तियोग आणि वैराग्य यांच्या योगाने हळूहळू आपल्या स्वाधीन करून घ्यावे यम इत्यादी योगसाधनांच्या द्वारा श्रद्धापूर्वक चित्ताला वारंवार एकाग्र करीत माझ्यामध्ये खरीखुरी भक्ती ठेवणे माझ्या कथाश्रवण करणे सर्व प्राण्यांविषयी समभाव ठेवणे कोणाशी वैर न करणे आसक्तीचा त्याग करणे ब्रह्मचर्य मौनव्रत आणि निष्ठेने केलेल्या स्वधर्माचरणाने प्रारब्धानुसार जे काही मिळते त्यात संतुष्ट राहण्याने शरीर रक्षणाला आवश्यक तितकेच भोजन करण्याने नेहमी एकांतात राहण्याने ने। शांत स्वभावाने सर्वांचा मित्र बनून दयाळू व धैर्यवान राहण्याने प्रकृती आणि पुरुषाच्या वास्तविक स्वरूपाच्या अनुभवाने प्राप्त झालेल्या तत्त्वज्ञानामुळे स्त्रीपुत्रादी संबंधितासह या देहाबद्दल मी माझे असा खोटा अभिमान धारण न करण्याने बुद्धीच्या जागृती इत्यादी अवस्थांपासून अलिप्त राहण्याने तसेच परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू न पाहण्याने आत्मदर्शी मुनी डोळ्यांनी सूर्य पाहावा तसा आपल्या शुद्ध अंतकरणाने परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतो आणि जे देहादी उपाधीपासून वेगळी अहंकारादी खोट्या गोष्टीमुळे सत्यरूपाने भासणारे जगाचे कारण असलेल्या प्रकृतीचे अधिष्ठान महदादी कार्यवर्गाचे प्रकाशक आणि कार्यकारण रूप संपूर्ण पदार्थांमध्ये व्यापलेले आहे त्या अद्वितीय ब्रम्हपदाला प्राप्त होतो ज्याप्रमाणे पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब भिंतीवर पडलेल्या कवडशामुळे पाहिले जाते आणि पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबामुळे आकाशातील सूर्याचे ज्ञान होते त्याप्रमाणे वैचारिकाधी भेदामुळे तीन प्रकारचा अहंकार देह इंद्रिय आणि मन यात असलेल्या आपल्या प्रतिबिंबामुळे जाणला जातो आणि पुन्हा परमात्म्याच्या प्रतिबिंबामुळे त्या अहंकाराच्या द्वारा सत्य ज्ञानस्वरूप त्या परमात्म्याचे दर्शन होते जो गाढ झोपेत शब्दादी सूक्ष्म भूते इंद्रिये मनबुद्धी इत्यादी प्रकृतीमध्ये लीन झालेल्या वेळी स्वतः जागा आणि सर्वथा अहंकारशून्य असतो ज्याप्रमाणे धनाचा नाश झाल्यानंतर मनुष्य आपणच नष्ट झालो असे मानून अत्यंत व्याकुळ होतो त्या हा दृष्टा, आत्मा सुषुप्तीहंकारा नाश्तने विवेकी पुरुष जो अहंकारा सहित सर्व तत्विना प्रकाशक है तत्म का अन्वे देवहुति ने विचार प्रभु पुरुष प्रकृति दोनों ही नित्य एकमेक आश्रिया ने रहने प्रकृति तो पुरुषाला कभी सोडू शकत नहीं जसे गंधानी पृथ्वी रसान पानी ही एकमेक वेगरी रहने पुरुष प्रकृति सुध्धा एक दुसर सोडन राहत नहीं जिचा आश्रयानी अकर्त्या पुरुषाला ही कर्मबंधन प्राप्त त्या प्रकृति के गुण शिलकान पुरुषाला कैवल्यपद कसे प्राप्त होरी तत्वान विचार के एखादे वे संसार बंधना तीव्र भय नहीं तरी त्याला कारण असणाऱ्या प्रकृतीच्या गुणांचा नाश न झाल्याने ते बही पुन्हा उपस्थित होऊ शकते श्री भगवान म्हणाले ज्याप्रमाणे अग्नीचे उत्पत्ती स्थान असलेले लाकूड आपणच उत्पन्न केलेल्या अग्नीपासून जळून भस्म होते त्याचप्रमाणे निष्काम भावाने केलेल्या स्वधर्मपालनाने अंतकरण शुद्ध झाल्यामुळे पुष्कळ काळपर्यंत भगवतकथा श्रवणामुळे वाढलेल्या माझ्या तीव्र भक्तीने तत्त्वसाक्षात्कार करणाऱ्या ज्ञानाने प्रबळ वैराग्याने व्रतनेमादीसह केलेल्या ध्यानाभ्यासाने आणि चित्ताचा प्रगाढ एकाग्रतेने पुरुषाची प्रकृती रात्रंदिवस हळूहळू नाही भोगून त्यागलेली ती प्रकृती आपल्या स्वरूपात स्थित आणि स्वतंत्र असलेल्या त्या पुरुषाचे काहीही बिघडवू शकत नाही याप्रमाणे निदृष्ट पुरुषाला स्वप्न कितीही अनर्थांचा अनुभव देत असली तरी जागे झाल्यानंतर त्याला ते कोणत्याही प्रकारे मोह उत्पन्न करीत नाही त्याचप्रमाणे ज्याला तत्वज्ञान झाले आहे आणि जो नेहमी माझ्यामध्येच मन लावून राहतो किंवा आत्माराम मुनीची प्रकृती काहीही बिघडवू शकत नाही जेव्हा मनुष्य अनेक जन्मांमध्ये पुष्कळ काळपर्यंत अशा प्रकारे आत्मचिंतनातच निमग्न राहतो तेव्हा त्याला ब्रम्हलोकापर्यंतच्या सर्व प्रकारच्या भोगाविषयी वैराग्य निर्माण होते माझा तो धैर्यवान भक्त माझ्याच मोठ्या कृपेने तत्वज्ञान आत्मसात करून आत्मानुभवाने सर्व संशयातून मुक्त होतो आणि पुन्हा लिंगदेहाचा नाश झाल्यावर मात्र माझाच आश्रय असणाऱ्या आपल्या स्वरूपभूत कैवल्य संज्ञा असणाऱ्या माझ्या त्या मंगलमय पदाला सहजच प्राप्त करून घेतो तिथे गेल्यानंतर योगी पुन्हा संसारात येत नाही हे माते जर योगाचे चित्त योग साधनेमुळे वृद्धिंगत झालेल्या आणि ज्यांच्या प्राप्तीसाठी योगाशिवाय दुसरे साधन नाही अशा मयामयी अनिमादी सिद्धीं अड़कून पड़े नहीं तो मजे ते अविनाशी पद प्राप्त होते तिथे मृत्यू से कहीं चालत नहीं याठिका सत्ताविवा अध्याय समाप्त होगवान श्री कृष्णार्पण वस्तु